करुणा देवी प्रकरण सहावे दुःखी करुणा वाचक विद्या पाटील शिरीष गेल्यापासून करुणा असली नाही तिचा चेहरा उदास असे गंभीर असे ती घरचे सारे काम करी सासू सासऱ्यांची सेवा करी रात्री अंथुणावर पडली म्हणजे मात्र तिला रडू आल्याशिवाय राहत नसे करुणा एकटी मळ्यात काम करी परंतु तिच्याने कितीसे काम होणार पूर्वी दोघे होती तेव्हा मुळा चांगला पिके आता पीक येत नसे मजुरीने माणसे लावायला पैसे नसत घरी ना नांगर ना बैल कोणाचा बैल कोणाचा नांगर मागावा कसे तरी करून करूना गाडा हाकेत होती परंतु हळूहळू कर्ज झाले म्हणण पडला शेवटी तो सावकाराच्या घशात गेला आता कोठली बाग कोठली फुले करूना आता दुसऱ्याकडे मोलमजुरी करी कोणाच्या शेतात खपे कोणाच्या घरी दहन कांडण कोणाची धुनी करी आणि सासू सासऱ्यांचे पोषण करी करुणेच्या आता काही नव्हते सोन्या चांदीचा दागदागिना नव्हता अंगावर फुटका मणीसुद्धा नव्हता तिच्या नेसूच्या चिंद्या असत गरीब बिचारी परंतु स्वतःचे दुःख उगाडीत बसायला तिला वेळ नसे तिच्यावर जबाबदारी होती पतीने सूर्यनारायणाची साक्ष घ्यायला लावली होती सासू सासऱ्यांचे पालन तिला करायचे होते ती दिवसभर राब राब राबे कधी रानात जाई व मोळी घेऊन कधी रानात जाई व करवंदे विकायला आण किती कष्ट करी परंतु कष्टांची चीज होत नव्हते सासू सासरे तिच्यावर रागावत हीच पांढऱ्या पायाची अवदस्था आहे असे ती म्हणत एके दिवशी नित्याप्रमाणे करुणा रात्री सासूबाईंची पाय चेपीत होते सासू एकदम ओरडली नको चेपू पाय तुझे हात लावू नकोस तू माझा मुलगा दवडलास तू तुझी आईबाप लहानपणी खाल्लेस आणि आम्हाला छळायला आलीस तुला मूळबाळही होईना वाजोटी म्हणून गेला माझा बाळ वैतागून गेला हो चालती कर तोंड सेवा करण्याची सोंग करते सटवी राणात जाते मोळी आणायला राणात चोरून खात असशील कोणाला मिठ्या मारत असशील निघ रडते आहे झाले काय रडायला सोंगे करता येतात सावित्री सासू वाटेल ती बोलली करुणा अश्रू डाळीत होती ती पुन्हा पाय चेपू लागली तो वृद्ध सासूने लात मारली अरे रे करुणेचे आचरण धुतल्या तांदळासारखे होते तरीही सासू नाही नाही ते बोलत असे इतर सारी बोलली करुणा सहन करी परंतु पतिडत्यावर सतीत्वावर ती खपत नसे त्या रात्री तिला झोप आली नाही एके दिवशी ती प्रेमानंदाकडे गेली म्हणाली तुम्ही शिरीषचे मित्र तुम्ही मला प्रतिज्ञेतून मोकळे करता का तुम्ही त्या दिवशी साक्षी होते पर जगावे असे मला वाटत नाही सासू सासऱ्यांची मी सेवा करीत होते पतीची आज्ञा होती परंतु सासूबाई वाटेल ते बोलतात माझ्या निर्मळ निर्दोष शिलावरही शिंतोडे उडवतात प्रेमानंद मी इतर सारे अपमान गिळत होते मारहाण सहन करीत होते परंतु प्राणुन प्रिय असे त्याच्यावरच प्रहार झाला तर मी कशी जगू तुम्ही त्यांचे मित्र तुम्ही सासूबाई व मामजी यांची काळजी घ्या मला जाऊ दे जगातून दळभ द्र कपाळ करंटी मी कशाला जगू पतीला दिलेल्या शब्दासाठी प्रतिज्ञापूर्तीसाठी घेतलेल्या शब्द साठी जगत आहे सांगा कृपा करा मला मुक्त करा करुने जग काही म्हणू आपले मन शुद्ध असले म्हणजे झाले आपलेच मन जर खात असेल तर गोष्ट निराळी तू आपली शपथ पा सूर्यनारायणाला डोळे आहेत तो तुझ्या चारित्राकडे पाहत आहे मानवांना घेऊ दे शंका प्रभु हे घेणार नाही समजलीस जा सेवा चाकरी करीत आहेस तशीच कर देव तुझ्यावर प्रसन्न होईल तुझी तपश्चर्या फळेल तू सुखी होशील जा नको रडू मी सुखदेव व सावित्रीबाई यांना सांगेन हो करुणा राणात गेली मोळी तोडून दमली एका ठिकाणी रडत बसली तेथे तिला झोप लागली मुळीवरच डोके ठेवून ती निजली तिला एक सुंदर स्वप्न पडले शिरीष आपले अश्रू पुशीत आहे केसात फुल खोवीत आहे उगी रडू नको आता हस असे सांगत आहे असे तिने पाहिले ऐकले गोड मधुर स्वप्नात हसत होती ती इतक्यात पाखरांचा एकदम किलकिलाट झाला करुणा जागी झाली पाखरांचा कलकलाट सुरू होता काय झाले का गाभरली ती पाखरे कोणी पारदी तर नाही ना आला कोणी शिकारी तर नाही ना आला का त्या पाखरांना सर्प दिसला काय झाले तिला काही समजेना तिने इकडे तिकडे पाहिले नवता शिकारी नवता साप ती उठली मोळी डाक्यावर घेऊन निघाली ऊन मी म्हणत होते तिचे पाय चटच -चट भाजत होते तिने पळसाची पाने पायांना बांधली मुळी घेऊन ती गावात आली परंतु तिची मोळी कोणी विकत घेईना करुणे ए तुझी मोळी मी विकत घेतो प्रेमानंदाचे ते शब्द होते त्याने तिला दोन दाणे दिले मोळी टाकून करुणा घरी गेली करुणे आम्हाला का उपाशी मारणार आहेस तू सासू म्हणाली सासूबाई घरात दाणे नव्हते तुम्हाला खायला तरी काय देऊ मी मोळी घेऊन आले परंतु कोणी विकत घेईना गावात हिण हिण हिणले शेवटी मोळी विकून हे दोनशे दाणे आणले आता दळते मध्ये ते भागर करून रागावू नका भूक लागली असेल तुम्हाला परंतु मी तरी काय करू तरुणीने दाणे पाखडले ती दळायला बसली ती थकलेली होती परंतु तिला कोठला विसावा दोघांपुरते पीठ दळून उठली तिने चूल पटविली मातार्यास कडत कडत भाकर तिने वाढली नंतर थोडा तुकडा खाल्ला सासूबाई अलीकडे फार बोलत नसत जणू त्यांनी मौन धरले पूर्वी शिवाय बोला परंतु करुणेला आता सर्व सवय झाली होती सारे अंगवर्णी पडले होते येईन दिवस तो काढायचा असा तिने निश्चय केला होता परंतु त्या वर्षी दुष्काळ पडला कित्येक वर्षात असा दुष्काळ पडला नव्हता राजा यशोधराने ठाई असलेली सरकारी कोठारे मोकळी केली लोकांना धान्य वाटले जाऊ लागले राजाच्या धान्य गाणाजवळ माणसांची मुंग्यांसारखी रांग लागेल गावगावची पेवे उपसली गेली सावकार जमीनदार यांनी कोठारे मोकळी केली एकमेकात जगव असे सारे म्हणत होते मोठी कठीण दशा गाईघुडे तडफडून मरण पाहू लागली गुरांना ना चारा ना पाणी नद्या आटल्या तळी आटली लोक म्हणत समुद्र सुद्धा आटेल अंबर गावापासून कोसावर एक वीर होती तिला फक्त पाणी होते परंपार पाणी मुसळासारखे त्या विहिरीला झरे होते तेथे माणसांची झुंबड होईल माणसे गायी बुरे पशु पक्षी यांची गर्दी तेथे असे करुणा लांबून गडा भरून घरी आण एकदा करुणा घडा घेऊन येत होती वाटेत एक वाटे गाय पडली होती तिला चालवत नव्हते ती तहानलेली होती त्या गोमातेने करुणेकडे पाहिले करुणा कळवळली की आपला घडा घेऊन गायीजवळ गेली परंतु गायीचे तोंड घड्यात जाईना इतक्यात करुणेला युक्ती सुचली तिने एक दगड घेऊन हळूच वरचा बाग फोडला आणि रुंद तोंडाचा तो घडा गाय समोर ठेवला व कृतज्ञतेने पाहत गोमातेने विचारले गायीला पाणी पाहण्यासाठी तिने सांगितले आम्ही इकडे पाण्यासाठी तडफडत होतो तुला गायी म्हशी आमच्यावर प्रिय आम्हाला मारून तरी टाक आणि तो घडा जुना होता कितीतरी वर्षांचा तो का फोडायचा सासू बोलत होती करुणेने दुसरा गडा घेतला व लांबून त्या वेळीवरून तिने भरून आणला तिने सासूसऱ्यांना पाणी पाजले नित्याप्रमाणे तिने त्यांची सारी सेवा केली धान्य आता मुळीच मिळण्याचे झाले करुणा कोठून तरी काहीतरी आणि व सासू सासऱ्यास दोन तुकडे दिले ते कोठून कोंडा आणि कण्या आणि राणांतून कधी ओला पाला आणि काहीतरी करी व सासू सासऱ्यांना जगवे करुणा कसलीही बाकरी घानेडा कोंडा हा का खायला घालणारा आम्हाला तू मागून जेवतेस तुझ्यासाठी चांगली करीत असेल बाकळी म्हणून तर टुनटुणीद आहेस बाळ शिरीष कोठे आहेत रे तू परंतु ही कैदाशीन घरात आहे तोपर्यंत तू घरात नाही येणार असं बाळ कोठेही सुखातस असे सासू बोलत होते करुणेचे डोळे गळगळू लागले खरोखर दोन दिवसात तिला घास मिळत नसे जे काही मिळेल ते आधी सासू सासऱ्यास देईल तरीही अशी बोलली तिची सत्व परीक्षा चालली होती एके दिवशी सरकारी दुकानावर करुणा गेली होती तिथे अपार गर्दी केव्हा येणार तिची पाळी आणि ही काय गडबड अरे रे ती पा एक गरीब स्त्री तिचे दिवस भरले वाटते अरे रे गर्दीत धक्काबुक्की होऊन ती तेथेच बसली आणि प्रसूत झाली दुष्काळात बाल जन्मला कशाला आले करुणे त्या भगिनीची व्यवस्था केली तिला सावरले तिला एका झोपडीत तिने पोहोचविले ती परत आली रात्र होत आली दुकान बंद होत होते मला द्याव मी त्या बहिणीला पोचवायला गेले होती। द्या हो दादा आता उद्या ये आम्ही थकलो सासू सासरे उपाशी आहेत द्या मी एकटीच आहे येथे आता गर्दी नाही राजा यशोधराच्या राज्या राज्यात का दया उरलीच नाही यशोधर गादीवर आहेत म्हणून तर व्यवस्था सर्वत्र दुष्काळ ते तरी काय करतील प्रधान शिरीष यांनी दुसऱ्या देशातून धान्य आणण्यासाठी हजारो बैलगाड्या पाठवल्या आहेत स्वतः यशोधर महाराज एकदा चार घास खातात प्रजा पोटभर जेवेल त्या दिवशी मी पोटभर जेवेन असे त्यांनी राजधानीत जाहीर केले राजधानीतील मोठमोठ्या अधिकाऱ्यांची ही घरी दोन चार दिवसांना पुरेल इतके धान्य असते महाराजांचे थोर उदाहरण सर्वांसमोर आहे तरी त्यांना तू नावे ठेवतेस पायस तो अधिकारी म्हणाला कृपा कर दादा दुःखामुळे मी बोलले महाराज पोटच्या पुराप्रमाणे पजेला जपतात आणि म्हणून तर तुमच्या समोर मी पदर पसरते तुम्ही महाराजांचे सत्व जाऊ देऊ नका त्यांच्या नावास कलंक लावू नका मी तुमची अनाथ मुलगी आहे लावलेले दुकान पुन्हा उघडून करुणेला चार पायल्या धान्य मिळाले त्यांना ती दुवा देत निघाली चार पायल्या धान्य मिळाल्यामुळे तिला आनंद झाला होता तिच्या दुब्या पायात त्या आनंदाने शक्ती आली होती रस्त्यात अंधार होता परंतु कर्तव्याचा प्रकाश तिला पथ दाखवित होता परंतु कोण येत आहे त्या अंधारातून चोर की काय होय तो चोरच होता त्याने एकदम करुणेच्या डोक्यावरचे पोते ओढले करुणा चमकली पोत्याची ओढाताण सुरू झाली तोर ते घेऊन पळून गेला करुणीची सारी शक्ती गेली आता घरी त्या म्हात्याना तोंड कसे दाखवायचे परंतु ती उठली अंधारात तशीच निराशेने निघाली घरी आली ती दोन पिकली पाने फटुकारावर पडली होती करुणे मिळाले काही का सासऱ्याने विचारले तिने सारी कथा सांगितली त्या म्हात्याने सुस्कारे सोडले तिने त्यांना गोटघोट पाणी पाजले तीही पाणी पिऊन पडली दुसऱ्या दिवशी सकाळी ती, ती प्रेमानंदाकडे गेली काय करुने म्हातारी कशी आहेत प्रेमानंद चार दिवसात घासभरही अन्न मिळाले नाही काल मला रात्री धान्य मिळाले मी येत होते चोरांनी ते लुटले मी काय करू तुम्ही त्यांचे मित्र काही मदत करा तुमच्याजवळ मागायला संकोच वाटतो परंतु इलाज नाही माझे प्राण त्यांना खायला घालता आले असते तर घातले असते परंतु बोलून काय उपयोग करुणी हे घे थोडे धान्य आता खूप कोंडा आहे तो पाखड निघतील चार मोठी दाणे ते त्या शिजवून घाल काळ कठीण आहे खरा एक वेकाना एकमेकांना शक्यतो जगवायचे ते भुसकट घेऊन करुणा घरी आली पडवीत सुग घेऊन ते भुसकट ती पाकडू लागली कोंडा उडत होता दाना मागे राहत होता दाने पाखरता पाकडता ती गाणे म्हणू लागली फटक फटक फटक सुपाचा आवाज होत आहे कोंडा उडत आहे निसत्व क्षुद्र कोंडा उकिरड्यावर फेकण्याच्या लायकीचा कोंडा फटक फटक फटक मीही या कोंड्यासारखी आहे दैव मला पाकडीत आहे उकिरड्यावर मला फेकीत आहे मी निराश आहे मी दुःखी आहे मी दुबळी आहे निसत्व आहे मी कोणालाही नको आईबाप मला सोडून गेले पती मला सोडून गेले सासूसासरे नावे ठेवतात कोण आहे मला कोंडा कोंडा कोंडासारखे माझे जीवन फुकट फुकट फटक फटक फटक अशा अर्थाचे ते गाणे होते करून करून गाणे दाणे पाकडून झाले ते तिने दळले तिने त्या पिठाची पातळसर लाक्षी केली सासू सासऱ्यास पाजली त्यांनी प्रेमाने व कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिले कितीतरी दिवसांनी इतक्या माया ममतेने त्या वृद्धांनी सुनेकडे पाहिले करुणे धन्य आहे तुझी तुझे गाणे ऐकून दगडालाही बाजार फुटेल आम्ही तर माणसे आहोत करुणे तू कोंडा नाहीस तू टपोरे मोती आहेस मोलवार पृथ्वी मोती आम्हाला तुझी पारख झाली नाही कोंबड्यांना कोंडा कळतो मोती काय कळणार तुला आम्ही वाटेल ते बोललो तुला छळले तू सारे सहन केलेस तुझा पवित्र पति शिंतोडे उडवले अरे रे जडो माझी जी करुने तू किती कष्ट करतेस सारे आमच्यासाठी तू रानावना लाकडे तोडून घट्टे पडत आणि वाटेल ते बोलून तुझ्या हृदयासही आम्ही घरे पाडित असू तू स्वतः कोंडा खाऊन आम्हाला चांगले देत होतेस तरी मी तुला म्हणत असे की तूच चांगले खातेस आमची उपासमार करतेस मुली क्षमा कर आम्हाला पुत्रवियोगाच्या दुःखामुळे तुला बोलत असू आमचा बाळ गेला आम्हाला विसरला तूच आता आमचा मुलगा तू साधार ये अशी जवळ ये तुझ्या डोक्यावरून हात फिरू दे तुझे अश्रू पुसू दे ये हो जवळ उगी नको हो रडू बाळ उगी उगी तुझे सारे चांगले होईल शिरीष तुला भेटेल आमचे आशीर्वाद आहेत हो तुला तू सुखी होशील अमावसेची पौर्णिमा होईल दुर्दैव जाऊन सुदैव फुलेल हो बाळ तिला हुंके आवरत ना कितीतरी दिवसांनी अशी प्रेम अमृतमय वाणी करुणेच्या कानी आस पडत होती धान्य पाण्याचा दुष्काळ यावर्षी होता परंतु शिरीष गेल्यापासून करुणेच्या जीवनात प्रेमाचा सहानुभूतीचा सदैव दुष्काळच होता तिला एक थेंबही मिळत नव्हता ती कितीतरी दिवस प्रेम व सहानुभूती यांची भूकेली होती आज तो दुष्काळ संपला बाहेरचा दुष्काळ अद्याप होता पाऊस अजून पडायचा होता मेघ यायचे होते परंतु करुणेच्या जीवनात आज प्रेमाचे दोन मेघ आले सासूबाईंनी तिला प्रेम पाजले तिने त्यांना पेज दिली परंतु त्यांनी तिला माया ममता दिली इतक्या वर्षाचे श्रम सफल झाले सासू सासऱ्यांनी वाहवा केली प्रेमाने पाठीवरून हात फिरवला दुःखी करुणा प्रसन्न झाली